उत्पत्ती प्रकरणे सर्ग सर्गसत्तर श्री वशिष्ठ म्हणाले राघवा ब्रम्हदेवापासून असा वर प्राप्त झाल्यानंतर एखाद्या पर्वताच्या शिखराप्रमाणे उंच आणि एखाद्या मेघमालेप्रमाणे विस्तीर्ण आणि काळीकुट्ट दिसणारी ती राक्षसी सूक्ष्म शरीर धारण करण्याच्या उद्योगाला लागली प्रथम ती मेघाच्या आकाराची झाली नंतर तिने हाता आकार धारण केला त्यानंतर ती विती एवढी अंगुलीच्या आकाराची मग ओडजाच्या शेंग एवढी अशा रीतीने लहान लहान होत होत शेवटी एखाद्या मोठ्या सुई एवढी झाली त्यानंतर रेशमी वस्त्र शिवण्याची अतिशय बारीक सुई असते त्या आकाराची ती झाली अखेरीस तर कमलपुष्पाच्या केसाच्या आकाराचीही ती वडली ज्याप्रमाणे मनोराज्यातील काल्पनिक पर्वत एकाएकी लहान दिसू लागतो त्याप्रमाणे पर्वत शिखराच्या आकाराची ती राक्षसी आपल्या संकल्पाच्या प्रभावाने अत्यंत सूक्ष्म आकाराची सुई झाली बाह्यता लोखंडाच्या सुईप्रमाणे परंतु अत्यंत सूक्ष्म असलेली ती कृष्णवर्ण जीवसूच म्हणजे सजीव सुई फार शोभायमा महाभूत कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिये प्राण अंतःकरण अविद्या काम कर्म यांच्या संघात रूप पुष्टकाच्या योगाने चंचल होऊन ती आकाशात गेली आणि त्या ठिकाणी जाऊन राहिली ती राक्षसी सुईच्या आकाराची दिसत होती म्हणून ती खरीखुरी लोखंडाची बनलेली होती असे तू मानू लागलास काय छे ती बाहेर लोखंडाची दिसत होती परंतु तिच्यामध्ये लोखंडाचे नाव सुद्धा नव्हते जीवाच्या संविदेमुळे जे अनेक वेळा भ्रम उत्पन्न होतात त्यामध्ये ही एक सूक्ष्म लोखंडी सुई आहे अशा तऱ्हेचा आणखी एक भ्रम उत्पन्न होत होता इतकेच काय ते मननशक्तीने सुयुक्त असलेली ती सुई सूर्याच्या किरणाप्रमाणे किंवा वैडोरे मण्याच्या किरण लेखेप्रमाणे चकाकत असून ती एखाद्या रत्नाच्या सुईसारखी गुळगुळी आणि सुंदर दिसत असे तिचे डोळे कृष्णप्रमाणे दिसत असून वायूने हलणाऱ्या नतेप्रमाणे तिच्या डोळ्यातील बुबुळे हलत होते तसेच तिच्या डोळ्यातील बाहुल्या डोळ्यांच्या सूक्ष्म रंध्रातून स्पष्टपणे दिसत असून आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकत होत्या रामा आपल्याला हवे तसे उत्तम मुख आणि अत्यंत सूक्ष्मसे पुच्छ्याने युक्त असलेले सुईचे रूप धारण करणाऱ्या त्या राक्षसीने आपल्या पूर्वीच्या प्रचंड शरीराची शांती व्हावी अशा दृष्टीने मोनिनीच करायला योग्य असे मौनव्रत धारण करून घोर तप आरंभले हे खरोखरच आश्चर्य नाही का फार दुरून पाहणाऱ्या डोळ्यांना तिचे रूप एखाद्या दीपाप्रमाणे चमकत आहे असे दिसे पण त्या जीवशृतीचे शरीर मात्र दृष्टीगोचर होत नव्हते कारण तिचे रूप केवळ आकाशाप्रमाणे होते ती राक्षसी वराच्या योगाने प्राप्त झालेल्या आपल्या सुंदर मुखाने आकाशच ओकत आहे की काय असा पाहणाऱ्याला भास होय परंतु अगदी बारीक नजरेने अवलोकन करण्याची ज्यांना सवय आहे अशांच्या एकाग्र दृष्टीला दिव्याच्या दूरवर पसरलेल्या सूक्ष्म किरणाप्रमाणे तिचे रूप दिसत असे तसेच नुकत्याच जन्मलेल्या मुलाला नव घातल्यानंतर जसे ते स्वच्छ आणि कोरळेकेस चंचल दिसतात त्याचप्रमाणे ती राक्षसी दिसत होती हृदय कमलापासून वर जाणाऱ्या तंतुरूप सुपी राक्षसी सुंदर दिसत असून बाहेर संचार करण्यासाठी ब्रह्मरंद्रातून निघून ती सूर्य जात आहे की काय असे वाटे तिने आपल्या सर्व इंद्रियांची शक्ती निरुद्ध केलेली असल्यामुळे केवळ लिंगदेहाच्या योगाने तिचा आकार बाह्यता सुईसारखा भास परंतु किंवा तार्किकांच्या धारावाहिक ज्ञान संतानाप्रमाणे प्रत्येकाच्या शरीरात असूनही ती कोणालाही दिसत नसे दुसऱ्याच्या दृष्टीस पडायचे नाही हा तिचा मुख्य गुण असल्यामुळे ती, ती शून्यवादी बौद्धांची जनयित्रीच होती असे म्हटले तरी चालेल तिचा वर्ण आकाशाच्या नील वर्णाप्रमाणे दिसत असून ती अगदी निशब्द असे या लोखंडाच्या सुईचे दुसरे ते रूप होते त्यालाच हे ना होते या अदृश्य जीवसूची आश्रयानेच ती लोखंडी सुई नित्य राहे। चितकला व्यक्त करणे हाच या जीवसूची धर्म असून वासना हेच तिथे स्वरूप होते ही जरी डोळ्याने दिसत नव्हती तरी क्षीण झालेल्या दिव्याच्या ज्योतीला म्हणजे वातीला स्पर्श केला तर ते हाताला चटका देतेच त्याप्रमाणे ही जीवसूची स्पर्श केल्याबरोबर प्राण्याला भाजून काढायची ती स्वतः उदर रहित असून प्राणीमात्रांचा ग्रास करण्याच्या कामात सतत घडून गेलेली असे पण रामा बिचारा या आपले हे कृत्य किती मूर्खपणाचे आहे याचा आरंभी विचार सुद्धा केला नाही हे एक आश्चर्यच नाही का त्या राक्षसीचा केवढा हा मूर्खपणा आपले विस्तृत शरीर टाकून देऊन सुईसारखे धारण करण्यात प्राण्यांचा ग्रास करायला त्या सुजिकार रूपी राक्षसीला उदर नसल्यामुळे केवळ आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करावे आणि प्राण्यांची हिंसा करावी या तृष्णेमुळे तिने एवढी मोठी तपश्चर्या व्यर्थ ठरवली अविचाराला वाशवश होऊन त्या मूढ राक्षसीने सुईसारखे क्षुद्र आणि हीन रूप धारण केले मूर्ख प्राण्यांच्या चित्तात अशाच प्रकारे पूर्वापर विचार केव्हा पावत नाही आपल्या तोंडापुढे धरलेला आरसा श्वासाश्वासामुळे मलिन होतो त्याप्रमाणे अभिलसित पदार्थाविषयी चित्तात अभिनिवेश असलेल्या स्वार्थपरायण मनुष्यांची बुद्धी अत्यंत मलिन होऊन जाते आपले धट्टे कट्टे प्रचंड शरीर सोडून देऊन सुईसारखी यक्कशीत रूप धारण करणे या प्रकारचे महामरण सुद्धा स्वार्थामुळे तिला स्वीकारा वाटले एकाच वस्तूच्या नादी लागलेल्या प्राण्यांची सुद्धा किती दयनीय स्थिती होते पहा या राक्षसीने तृष्णेच्या नादाने आपल्या पर्वताकार देहाचा तृणाच्या काडीप्रमाणे त्याग केला आणि केवळ आपल्याच हौसेने अत्यंत हीन अशी स्थिती प्राप्त करून घेतली एका वस्तूच्या अति तृष्णेमुळे माणसाच्या ठिकाणच्या सद्बुद्धीला खग्रास ग्रहण लागते सर्व प्राण्यांचा ग्रास करावा या लालसापूर्ण दुर्बुद्धीने स्वतःच्या विशाल देहाचा नाश झाला हे सुद्धा त्या बिचारीच्या ध्यानात आले नाही एका वस्तूवर आसक्त झालेल्या मनुष्याला स्वतःचा नाश झाला तरी तो सुद्धा सुखदायकच वाटतो असे पहा एवढी पर्वतासारखी ती राक्षसी पण अति लालसेमुळे जाळ्यात सापडून शरीर रहित झाली तरी पुन्हा ही म्हणजे सु, सुई लोखंडी सुईशी तादात राखून तिची कांती तेजाच्या सूक्ष्म प्रवाहाप्रमाणे असून ती प्राणतंतुमय होती तसेच तिचे शरीरही आकाशाप्रमाणे सूक्ष्म होते तिचा आकार कुंडलिनी शक्तीप्रमाणे असून चंद्राच्या किंवा सूर्याच्या किरणाप्रमाणे ते अत्यंत तेजस्वी दिसत असे त्या राक्षसीची मनोवृत्ती पापात्मक असल्यामुळे ती तलवारीच्या धारेप्रमाणे क्रूर दिसते लोखंडी सोयीप्रमाणे ती तिच्यापेक्षा निराळ्या रूपाने राहिलेली होती म्हणजेच जीवसूची रूपाने राहिलेली होती पुष्पाच्या गंधरेखेप्रमाणे परमाण सारखे सूक्ष्मरूप धारण करून प्राण्यांची हिंसा करण्या ती अत्यंत निष्णात होते दुसऱ्यांच्या प्राणहरणाने आपली इच्छा तृप्त करून घेण्याचा तिचा उपक्रम अव्याहत चालू असे त्या करकटी राक्षसीचा देह अशा रीतीने सुयांच्या रूपाचा बनला तिथे शरीर धुक्याप्रमाणे किंवा रेशमाच्या तंतूप्रमाणे अंधूक आणि अस्पष्ट असून शिवाय कापसाच्या था धाग्याप्रमाणे नाजूक होते अशा प्रकारच्या दोन शरीराने युक्त असलेली ती राक्षसी दशदिशांना भ्रमण करू लागले आणि प्राण्यांच्या हृदयात शिरून त्यांना क्रूरपणाने ग्रासून टाकू लागले रामा अरे जो तो प्राणी केवळ आपल्या संकल्पाच्या योगाने उच्च किंवा नीच स्थिती प्राप्त करून घेत असतो हाच सिद्धांत या राक्षसीच्या उदाहरणावरून स्थापित होतो आपल्या स्वतःच्या संकल्पामुळे त्या राक्षसीने आपला प्रचंड देह टाकून देऊन क्षुद्र सुईचे रूप पत्करले क्षुद्र अंतकरणाचे लोक नित्य क्षुद्रफलासाठीच धडपडत असतात पहाना, एवढी मोठी तपश्चर्या करून त्या दुष्ट राक्षसीने परपीडा करणारे सुईचे पिशाच्य रूप अखेरीस प्राप्त करून घेतले थोर अशी तपश्चर्या करून एखाद्या प्राणाने कितीही पुण्यसंपादन केले तरी शेवटी तो या राक्षसीप्रमाणे आपल्या जातीवरच जायचा कारण त्याची दुर्बुद्धी काही केल्या नाहीशी होत नाही त्या राक्षसीने तपाचा योग आपले शरीर कष्टविले खरे पण हाडीमासे खेळून गेलेल्या दुर्बुद्धीला वश होऊन ते अखेर सुई बनले असो महावायूबरोबर दशदिशामध्ये भ्रमण करायला प्रवृत्त झालेल्या त्या राक्षसीचे स्थूल शरीर तपश्चर्येच्या दिव्य प्रभावामुळे अखेर शरद कालातील भूमीवर गळून पडले इकडे सूक्ष्मसूची रूप धारण करणारी ती राक्षसी रोगाने पछाडलेल्या आणि क्षीण झालेल्या किंवा वाताच्या योगाने अतिशय फुगलेल्या प्राण्यांच्या शरीरात प्राणवायूबरोबर प्रवेश करून त्यांना पटकीने ग्रस्त करू लागली एखाद्या सडपातळ माणसाच्या किंवा सुखवस्तू आणि निरोद्योगी माणसाच्या शरीरात ती जीवसूची दुर्बुद्धी रुपाने प्रवेश करीत असे अशा रीतीने ज्यांच्या हृदयात ती प्रवेश करी ते प्राणी दुःखाने तळमळू लागले म्हणजे तिला मोठा आनंद होत असे आता पूर्वोक्त मंत्र औषधे तप पुण्याचरण इत्यादी उपायाने जेव्हा कोणी तिचा प्रतिकार करी तेव्हा मात्र तिला माघार घ्यावी लागत असे परंतु असल्या थोड्या प्राण्यांना वगळले तर बाकी सर्व प्राण्यांना ती जीवसूची घेरून टाकत असे अशा रीतीने अंतरिक्ष भूमी यांच्यामध्ये ती राक्षसी आपल्या दोन देहाने एकसारखे भ्रमण करीत असता कित्येक वर्षे लोटली तिची लपून बसण्याची ठिकाणी जागेत तसेच आकाशामध्ये प्रभेद आणि वस्त्रांच्या धाग्यांच्या फटी ती गुप्तपणे दडून बसत असे माणसांच्या देहामध्येही तिची लपून बसण्याची ठिकाणे अनेक होते व्यभिचाराने दूषित झालेल्या जननींद्रियामध्ये मातीने भरलेल्या हातापायांच्या शुष्क रेषामध्ये मलिनाने घाणेरड्या डबक्यामध्ये आणि कुजलेल्या गवतामध्ये लपून बसून ती लोकांना त्रास देत असत अनेक कारणामुळे हिर लक्षण झालेल्या निस्तेज आणि उर्थ श्वास लागलेल्या शरीरामध्ये किंवा ज्या ठिकाणी माशांचे थवेच्या थवे, थवे येऊन बसत आहेत अशा गवताने आच्छादलेल्या प्रदेशावर तसेच बेल आंबा वगैरे शुभवृक्ष ज्या ठिकाणी नाहीत अशा स्थानातून ती आपला रहिवास ठेवत असे ज्या ठिकाणी पशु मनुष्याधिकांच्या हाडांचे ढीकच्या ढीक पडलेले असतात आणि जेथे दुर्गंधीयुक्त वारा वाहत असतो तसेच ज्या ठिकाणी हिमकणाप्रमाणे परसंतापहारक अशा सत्पुरुषांचा रहिवास नसतो किंवा ज्या स्थळी मलीन वस्त्र परिधान करणारे अज्ञानी लोक नित्य वावरत असतात अशा सर्व ठिकाणी ती सूची संचार करत असे ज्या ठिकाणी लहान लहान बिळांमधून आणि शेंडे तोडलेल्या झाडांच्या बुन्ह्यांमधून माशा आणि विश्रांती घेत घो घो आज आवाज करीत थंडगारा वाहत आहे आणि ती बोटे खर्जेने चिडून गेलेले आहेत अशा घाणेडे लोकांची वस्ती असणाऱ्या खोलगड प्रदेशातून दवाच्या वर्षावामुळे नेहमी ओल्याचींब झालेल्या जागा मधून माणसांचे पावले नित्य उमटलेले असतात अशा गजबजलेल्या मार्गामधून ज्या ठिकाणी नेहमी वारुळे वाढलेली असतात अशा ठिकाणामधून आणि पर्वता मधून ती सुजी आपली वस्ती करत असे नेहमी मृगजाळाची भ्रांती निर्माण करणारे उन्हाने रखरखलेले मैदाने तसेच अस्वले वाघ सिंह वगैरे हिरस्तर पशू आणि अजगरासारखे भयंकर प्राणी ह्यानी युक्त अशी आरण्ये काहीतरी कारणाने पळून जाणारे भित्रे आणि अत्यंत घामट अशा पांथस्थामुळे चिकार भरून गेलेला कोंदड धर्मशाळा अशा प्रकारच्या ठिकाणी ती सूचिका आपले वास्तव्य ठेवत असे हो पिशाच्या दिकाणी आर्झवट खाऊन थुंकलेल्या विड्यासारख्या दिसणाऱ्या झाडाच्या कुजलेल्या पाण्याने भरून गेलेली गलिच्छाशी पाण्याची डबके चभोवताच्या रस्त्यामधून वाहणाऱ्या गटारी घाणेरड्या पाण्याने वेढलेल्या इमारती भर ले जीवसूची जलवा खा वनर कि मा अजम मनसे प्रदेश मधे राहत नखाने अपने अंग करक खाजत भूताल की जमीन उकर अशुभ स्थले हिवसूची आश्रयस्थाने होती मोठमोठ्या नगरातील रस्त्यांमधून फिरणाऱ्या लोकांच्या अंगावरील चित्रविचित्रपड्यामधून घरातील अडगळीच्या जागी ठेवलेल्या भांड्या कुंड्यामधून आणि सामान सुमान गच्च भरून ठेवलेल्या पेटाऱ्या एखादा खुशीत आलेला बैल आपल्या शेंगाने वारुळाचा विध्वंस करून टाकतो त्याप्रमाणे ज्वराधिकाने पिडलेल्या प्राण्यांच्या शरीर रूपी ती मनसोक्त धिंगाणा घालायची समजा एखादा मनुस यदा कदाचित त्या जीव शिवण कामा उपयोग करू लगे तो लगलीस ती सूची शिवना हाथ निष्ठू जा न बसत पत्ता ही लगे ती जरी स्वभावता क्रूर होती तरी अपने सूचीपणा बाहर टा होना पिवण काम संबंध ने अपाला फार अवघ हैअ दाखिल परंतु खरोखरे जर कोणी शिवणकामाकडे आपला उपयोग करतो आहे असे तिला आढळून आले तर मनातून तिला फार रागे। ये पण आपला राग व्यक्त करून कोणाही शिवणारा हाताची कधीही बोचली नाही तर रामा अशा प्रकारे त्या जीवसूची लोखंडी सुईच्या आश्रयाने पुष्कर दिवसपर्यंत भ्रमण चालवले होते अखेर ते म्हातारी झाली परंतु वृद्धावस्थेतील आशा ज्याप्रमाणे दश दिशांना भ्रमण करत असते त्याप्रमाणे त्या जीवसूची रुपी शिलेने आयसी सुची रूपी म्हणजे लोखंडी सुई नौकेचा आश्रय करून दश दिशांना आक्रमण करण्याचे आपले व्रत अव्याहत चालवले होते ज्याप्रमाणे तांदूळावरचे तूस सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दाही दिशांना भ्रमण करू लागते त्याप्रमाणे आपल्या भावनेनुसार वाटेल तिकडे संचार करणारी आणि संसारामधील भ्रमण हेच जिथे रूप आहे अशी ती जीवसूची दश दिशांना भ्रमण करीत राहिली होती परक्याच्या प्रयत्नाने आपले पोट भरायला शिकलेली ती सुई दुसऱ्याने ओवलेले सुताचे टोक तोंडात धरून स्वस्थ चित्ताने खुशाल बसून राहत असे या प्रकारे वागण्याशिवाय तिला आता गत्यंतर चुरले नव्हते प्राणीमात्राचा वध करून आपली उपजीविका चालवावी या हेतूनच तिने तपाचरण केलेले असल्यामुळे सांप्रत प्राप्त झालेल्या सूईच्या स्थितीत आयते तोंडात घातलेले सूर चघळण्यात आनंद वाटावा यात काहीच आश्चर्य नाही दुसऱ्या एका दृष्टीने विचार केला तरी तिथे हे करणे वावगे दिसत नाही कारण दारिद्र्यामुळे क्षीणदशेला दशेला, येता एखादे कुलदशे कायमचे खालावलेले असते आणि प्रसंग विशेषी क्रूर लोकही दयार्द्र होऊन त्या कुलाचे पोषण करत असतात अर्थात फाटक्या तुटक्या वस्त्राची दया त्याची शक्य तितकी सांध्यासांध्या करण्याचा त्या क्रूर स्वभावाच्या सुईने प्रयत्न करावा हेही सरळच होते त्या राक्षीने आपल्या तपश्चरीचा उपयोग सूर्यकांतीसारखे आपले स्वतःचे तेज नष्ट करण्याकडे केले यामुळे सुताचे टोक तेवढे ओले जाईल इतके सूक्ष्म शरीर तिचे अखेर नशीबी आले पुढे तपाच्या योगाने सुईचे रूप प्राप्त झाल्यामुळे आपली हिन स्थिती झाली आहे असे पाहून तिला आपल्या पूर्वकर्माबद्दल पश्चाताप वाटू परंतु पूर्व कर्मामुळे नदीच्या वेगवान प्रवाहाप्रमाणे तिचा स्वभाव राक्षसी बनलेला असल्यामुळे वस्त्रात शिरकाव होण्याच्या वेळी किंवा बाहेर काढते वेळी ती शिवणारा बोटाला केव्हा केव्हा बोचण्याचे काम करीत ज्याप्रमाणे पुत्रकलत्रादी विषयासंबंधाने दृढ झालेल्या वासनातंतू जीव चैतन्याला मरण काळच्या वासनेप्रमाणे निरनिराळ्या शरीरामध्ये संचार करायला होतो त्याप्रमाणे ती जीवसूची आपलेल्या इतक्या अवकाशात आपले तोंड वस्त्रात खुपसून वेगाने धावत आहे असे दिसे दुर्जन मनुष्य नेहमी अशाच रीतीने आपले तोंड दडवून दुसऱ्यांच्या मर्मभेद करत असतो एखाद्या वेळी चुकून ती स्त्रियांच्या अंगावरील शेल्याशे तंतूत लपून बसे आणि आपला छिद्र रूप नेत्राने ती त्यांच्या मुखाकडेच निरखूत पाहत बसे शेल्याचे शे तंतू मी कसे विदारण करत आहे अशी पलीकडे तिचा दुसरा कोणताही हेतू नसे परंतु ह्यात ती सूची काही विशेष करत असे असा प्रकार मुळीच नव्हता कारण दांडगाई करून फिरून वर फुशारकी मारायची हा कठोर हृदयाच्या माणसाचा स्वभावच असतो मृदू आणि स्निग्ध असे रेशमी वस्त्र किंवा जाड आणि भरभरीत लोकरी वस्त्र अशा दोन्ही ठिकाणी प्रवेश करत असे उघडच आहे की मूर्ख माणसांच्या ठिकाणी गुण आणि अगुण यांच्या समन्वयाने तारतम्य भाव बेतातच असतो एखाद्या शिंप्याच्या अंगठ्यात आणि बोटात पकडल्या गेलेल्या त्या सूचीने आपल्या तोंडात लांबलचक दोरा ओघला गेला आहे असे पाहिले म्हणजे त्रासून जाऊन ती आपल्या शरीरातील आतडीत बाहेर ओकते आहे की काय असा भास होईल ती जरी दात्या तीक्ष होती तरी ती शून्य हृदयाची असल्यामुळे पदार्थामध्ये ओली गेल्यानंतर सरस आणि निरस पदार्थता भेदाभेद तिला कळत नसे तिच्या मुखात दोरा ओरा गेला म्हणजे दुसऱ्याला संताप देण्याला समर्थ असलेली ती सुई स्वतः संतप्त होई परंतु तोंड नसल्यामुळे तिला आपला आत गिळून टाकावा लागे तिला जरी छिद्र होते तरी उदर नव्हते यामुळे एखाद्या दुर्दैवी राजकण्येप्रमाणे तिला कष्टाच्या दिवस कंटावे लागले ती स्वभावता कठोर हृदयाची असल्यामुळे दुसऱ्याने आपला काही अपकार केला नसताही त्याचा वध व्हावा अशी इच्छा करत असे आणि ह्यामुळे पुढे आपले शरीर दोऱ्यांनी जखडले जाईल याची कल्पना न आल्यामुळे सुई सुई ती आपल्या स्वतःच्या कर्मामुळे सुई झाली सुई म्हणून जगत असताना एखाद्यावेळी शिवनाराच्या हातातून निष्ठून जाऊन ती त्याच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या करस शरीरावरील करस्पर्श करण्यालाही अयोग्यशा कृष्णवर्ण केसांच्या समुदायात मोठ्या प्रेमाने खुशाल निद्रा घेत पडून रे रूपगुणाने आपल्यासारख्या कुणाची गाठ पडली तर त्याच्याशी मैत्री करणे कोणाला आवडणार नाही मूर्खने अडाणी लोकांची संगती सोडून देणे म्हणूनच तिच्या जीवावर हे स्पष्टच आहे की आपल्यासारख्या स्वभावाचा कोणी आपल्याला भेटला म्हणजे त्याची संगती सोडण्याची कोण इच्छा करील तेव्हा रामा अशा रीतीने दुसऱ्या काही लोखंडी सुयांबरोबर तिची मैत्री जोडण्याचा संभव असल्यामुळे त्यांच्यासह तिला दुर्दैवाने कधी कधी लोहाराच्या तावडीत सापडण्याचा प्रसंग ये या प्रसंगात सुद्धा ती त्या तशा अडचणीच्या स्थितीतूनही आपला अचानक बचाव करून घेईल इतर सुयांबरोबर तिला भट्टीत टाकण्यात आले म्हणजे लोहाराच्या कातड्याच्या भात्यातून येणाऱ्या वाऱ्यामुळे चलित होऊन लोहाराच्या हातावर तुरी देऊन ती एकाएकी आकाशात पळून जाई आता प्राणा वायूबरोबर प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करण्याची त्या सूची पद्धती तुला सांगतो प्राण आणि अपाननामक वायूच्या प्रवाहात सामील होऊन प्राण्यांच्या हृदयगमनात संचार करणारी सूची म्हणजे महाघोर आणि अत्यंत दुःखप्रद अशी प्राण्यांची एक जिवंत कर्मशक्तीच होती असे म्हटले तरी चाले समान वायू सह ती शरीरात शिरत असे उदान वायूच्या विपरीत असलेली ती सूची उदान वायू प्राण्यांच्या शरीरात गुप्तपणाने प्रवेश करायची व्यान नामक वाय मिसून सूची प्राण्यांच्या शरीरातील रसामधून सर्वत्र संचार करत असायची आणि अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न करायची इतकेच नव्हे तर प्राण्यांच्या काळजात शूल नावाचा असह्य रोग निर्माण करून ती प्राण्यांची शरीरे निस्तेज करे आणि त्यांच्या शरीरातून उन्माल उत्पन्न करण्यालाही मागे पुढे पाहत नसे मेंढ्या पाळणाऱ्या धनगरांच्या घरातील लोकरीत निजलेली दिसे तर कधी कधी लहान मुलांच्या अंगुली रुपे आपले आवडत्या पलंगावर ती विलास भोगत असल्याचेही आढळू नये अर्थात लहान मुले रांगत असताना त्यांच्या हातात शिरण्यात तिला मोठा आनंद वाटते काही प्रसंगी एखाद्याच्या पायात बोचून ती रक्त पिण्यात रंगवे कधी माळ्याच्या घरी पुलाच्या माळा करताना जेव्हा तिचा उपयोग करण्यात येईल तेव्हा पुष्पगुच्छ असे माळाचा खड्डाच की काय अशा मुलाधार कोशात ती सूची खाली तोंड करून चिरकाळ निघलेली असे याचे कारण अगदी आहे की एखाद्याला त्याच्या इच्छेनुरूप स्थान प्राप्त झाले म्हणजे तो त्याचा त्याग काय म्हणून करीन ती सूची स्वभावतस क्रूर असल्यामुळे स्वतःचा सर्वस्वी नाश झाला नाही, दुसऱ्याचा प्राण घेण्याची तिची दुर्बुद्धी उत्तरोत्तर वाढतच जाई नीच वृत्तीच्या जा लोकांना आनंदोत्सावापेक्षाही कलह अधिक प्रिय असतो असे म्हणतात ते काही खोटे नाही एखाद्या कृपणाच्या हाती जरी फुटकी कवडी लागली तरी तेवढ्यामुळे ते त्याला एखादा मोठा धनसंग्रह सापडल्यासारखा आनंद होतो तामसवृत्तीच्या प्राण्यांच्या अहंकाराची चमत्कृती अशाच प्रकारे खरोखर दुर्निर्वाच आहे स्वतःच्या मूर्खपणामुळे त्या राक्षसीला जीवसूची आणि आईसी सूची अशी दोन रुपे प्राप्त झाल्याबरोबर मी सर्वार्थाने कृतकृत्य झाले आहे असे वाटून ते दुसऱ्या लोकांचा जीव घेण्याची इच्छा करू लागले सामान्यतः एखादा मनुष्य मूढ असला म्हणजे त्याला आपला स्वार्थही समजे पण ज्या अर्थी त्या राक्षसीला मूढपणाच्या स्थितीत सुद्धा दुसऱ्याचे प्राणहरण करण्याच्या आपल्या स्वार्थाचे कधीच विस्मरण झाले नाही त्याअर्थी ही तिची मूढता खरोखर मोठी विचित्रच होते असेच म्हणणे भाग पडते मनात इच्छा निर्माण होतास। दुसऱ्याचा प्राण घेता येण्याजगे राक्षसी सरी राक्षसी शरीर जरी तिच्याजवळ आता नव्हते तरी एखादे वस्त्र शिवताना दोन तंतूंच्या मधून सरळ निघून जाण्याचे सोडून क्वचित एखादा तंतू तो मध्येच तोडून टाके आणि तेवढ्यानेच दुसऱ्याला मारण्याविषयीची आपली हौस ती पूर्ण करून घे इतकेच नव्हे तर आज आपण फारच मोठा पुरुषार्थ केला अशा समजुतीने तिला फार मोठा अभिमान वाटे ज्याप्रमाणे एखादी सुई बरेच दिवस शिवण्याच्या कामासाठी वापरली नाही म्हणजे मलीन होते त्याप्रमाणे दुसऱ्याला पीडा देण्यासाठी त्याच्या शरीराचा वेध करायला मिळाला नाही म्हणजे तिच्या मनाला मोठे दुःख होईल ज्याप्रमाणे दैवी चेष्टा स्वतः अदृश्य राहून प्राण्यांना दुःख देते परंतु आपण दुसऱ्यांचा मर्मभेद करीत आहोत याची तिला केव्हाही जाणीव उत्पन्न होत नाही त्याचप्रमाणे ती जीवसूची प्राण्यांचा घात करायची आणि लगेच त्या गोष्टींचे तिला विस्मरण व्हायचे एखाद्या मनुष्याच्या हृदयावरील वस्त्रांचा तंतू जरी तोडून टाकला तरी तेवढ्याने सुद्धा मी आज एका प्राण्याचा वध केला अशा भावनेमुळे तिला परम आल्हाद वाटायचा कोणत्या रीतीने अंश तर का होईना पण दुसऱ्याचा नाश झाला म्हणजे त्यामुळे दुर्जनाला मोठा आनंद होत असतो असे म्हणतात ते काही खोटे नाही सारांश रामा ती सूची दुष्ट होती ती सूची केव्हा चिखलात रुतून बसे आकाशात उडून जाई आणि दश दिशामध्ये वाहणाऱ्या वायूबरोबर सर्वत्र संचार करे कधी धुळीत लोडत लळत पडे तर कधी जमिनीवर निजे कधी अरण्यात पडून रही तर कधी कधी घरात किंवा अंतपुरात कसल्याही प्रकारच्या चिरगुटावर एखाद्या पलंगा झोपल्याप्रमाणे सुखाने शांत झोप गे कधी लहर आली की तेव्हा एखाद्याच्या हातातच खेळत रही, कधी कधी एखाद्या शोकिन माणसा माणसाने आपल्या कानावर ठेवलेल्या कमलातच घुसून बसे किंवा मऊ लोकरीच्या पुंजक्यात लपून बसे तर कधी कधी लाकडाच्या किंवा भिंतीच्या एखाद्या चित्रात जाऊन बसे जा जा जा जा जा जा जा अशा प्रकारे वाटेल त्या प्राण्याच्या हृदयातही वाटेल तेव्हा प्रवेश करे एखाद्या मायावी योगी मणिमंत्राधिकांच्या शक्तीचा आश्रय करून स्वेच्छेने सर्वत्र मुक्त संचार करत राहतो त्याप्रमाणेच ती जीवसूची ब्रम्हदेवाच्या वरामुळे प्राप्त झालेल्या शक्तीमुळे वाटेल तेव्हा वाटेल त्या ठिकाणी आणि वाटेल त्यावेळी मनसोक्त संचार करत असे श्री वाल्मिकी म्हणाले अशा प्रकारे वसिष्ठ मुनीने भाषण केल्यानंतर संध्याकाळ झाली आणि सूर्य असताला गेला तेव्हा सभेतील मुनी वसिष्ठ मुनींना नमस्कार करून स्नान संध्यादी विहित कर्मे करण्यासाठी निघून गेले आणि रात्र संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्याच्या किरणासह वर्तमान वसिष्ठ मुनींच्याकडे आले इति श्री वासिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे सर्ग सत्तर सर्ग श्री वशिष्ठ म्हणाले रामा अशा रीतीने कित्येक दिवस पर्यंत सर्व प्रकारच्या नरमांसाचे भक्षण करण्याच्या त्या राक्षसीने एकसारखा सपाटा चालवला होता परंतु तेवढ्याने तिची तृप्ती काही होईना प्रथम प्रथम प्राण्यांच्या शरीरातील रक्तबिंदू प्राशन करून तिची तृप्ती होत असे परंतु पुढे पुढे कितीही रक्तमांस खाल्ले तरी तिचे समाधान होईनासे झाले उघडच आहे की एखादी खरीखुरी सुई हृदयात टोचली आणि तिला तेथे एखादा रक्ताचा बिंदू जरी मिळाला तरी तेवढ्याने तिची तृप्ती होण्यास काहीच सरकत नाही परंतु दुर्भर अशा या तृष्णारुपी सूचीची कशानेच तृप्ती होणे शक्य नव्हते असो तर पुढे अशा रीतीने अतृप्त राहिलेली ती राक्षसी आपल्या मनात विचार करू लागली की अरे रे हाय हाय काय ही माझी दुर्दशा मी सुईचे रूप कशाला बरे धारण केले मीयां सूक्ष्म सर्व शक्ति क्षण अन्ना चाहिए घास सुधा मवत नहीं प्रलय कालाण्यं विशाल पूर्वी शरीर आता अरण्थ सुकले पान प्रमाण को शरीर का नाश कर दुर्बुद्धिमान कोठन को अभागिनी उदरक आता अन्ना एक घास ही मवेना मांसाचा एखादा तुकडाही माझ्या पोटात ठरत नाही मी चिखलात किंवा जमिनीवर पडले असताना रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लाथाला खाण्याचे माझ्या नशिबी आले माझ्या शरीरातील रस शुष्क आणि मलिन होऊन गेले आहेत हाय हाय काय ही माझी शोचनीय अवस्था मी अत्यंत तुच्छ अनाथ निगृह नी झाले आता एका दुःखातून दुसऱ्या दुःखात आणि एका संकटातून दुसऱ्या संकटात अशा रीतीने दिवसेंदिवस बुडतच चालले मला मैत्रीण नाही दासी नाही आई नाही बाप नाही मला कोणी बंधू नाही की मुलगी नाही नोकर चाकरही नाही, मला झड देह नाही राहण्यासाठी घर नाही की कोणाचा आश्रय नाही एखाद्या झाडाचे वाढलेले पान वाऱ्याच्या झोळकेबरोबर अंतराळात घरघर फिरत राहावे त्याप्रमाणेच मलाही राहायला कायम असे ठिकाण नसल्यामुळे एकसारखे भ्रमण करावे लागते मला आपत्तीने नित्य तोंड द्यावे लागत मी दारुण दुःखसागरात सतत खोल खोल बुडत चालले मी एकदाची मरून जाईन तर बरे असे म्हटले तर तेही शक्य नाही कारण ये म्हटल्याने मरण थोडेच येणार आहे एखाद्या मूर्खाने हाती लागलेला चिंतामणी काच आहे असे समजून फेकून द्यावा त्याप्रमाणे मी मूर्खपणाने वागून आपल्या प्रचंड देहाचा त्याग करून या क्षुद्र सुईच्या देहाचा स्वीकार केला एखादा प्राणी मोहमश होऊन दुःखाच्या फेऱ्यात सापडून आरंभी त्याची बुद्धी नष्ट होत असते आणि मग त्याच्यावर दुःख परंपरा कोसळत असते असे म्हणतात माझी स्थिती अशीच झाली मी नेहमीखाली तुडवली जावे गवताच्या काड्यामधून फेकली जावे अशा रीतीचे एक ना दोन अनंत दुःखी माशामागे कशी अगदी हात धुवून लागले सध्या मी दुसऱ्यांच्या आज्ञेत वागणारी दुसऱ्यांच्या संचाराला कारण होणारे परवश्यतेने पूर्णपणे जखडली गेलेली आणि अत्यंत दीन झालेली अशा अवस्थेत आहे मी रक्त मांसाधिकांचा आस्वाद घेण्याच्या नादी लागले खरी पण त्यामुळे दुसऱ्या लोकांनी माझ्या तोंडात दोरा घालून मला अगदी कसे जखडून टाकले आता मांसाचा एखादा तुकडा खाईन म्हटले तर मांस खाण्याला जीव भाणे ते गिळण्याला मला पोर कुठे मी खरोखरच अभावी आणि माझ्यावर सध्या ओढवलेला प्रसंगही महाभयंकर आहे एखादे शांतिकर्म करत असताना त्यात काही दोष राहिल्यामुळे एकाएकी एखादा वेताळ निर्माण होऊन त्याने सर्वांचाच फडशा उडवावा त्याप्रमाणे जी तपश्चर्या मी आपल्या कल्याणाकरता म्हणून केली तिचा परिणाम ह्या अशा रीतीने अखेर मला या प्रकारे अनिष्ट झाला आपले पूर्वी जे विशाल शरीर टाकून द्यायला तयार होणारी मी खरोखर आभागीच नव्हे का आपल्याच मूर्खपणाने मी पूर्वीच्या विशाल शरीराचा त्याग केला पण एका प्रकारे ह्यात आश्चर्य असे मुळीच नाही कारण एखाद्या मनुष्याचा दशा रीतीने नाश व्हायचा असतो तशा तऱ्हेची दुर्बुद्धी त्याच्या ठिकाणी अगोदर उत्पन्न होत असते रस्त्यातील धुळीत क्षुद्र किडाभंगीप्रमाणे खिसपत पडलेल्या माझ्यासारख्या आभागिनीचा आता कोण बरी उद्धार करेल उंच अशा एखाद्या पर्वतार राहणाऱ्या लोकांचे लक्ष गावातल्या रस्त्यामधून उगवलेल्या बारीक सारी गवताच्या काड्यांकडे जाणे शक्य नसते त्याचप्रमाणे ब्रह्मानंदात मग्न झालेल्या योगीजनांचे माझ्यासारख्या आभागिनीकडे लक्ष जाणार तरी कसे काजव्याच्या उजेडाने आंधळ्याला मार्ग दिसू लागणे जसे शक्य नाही त्याप्रमाणे या अज्ञानसागरात बुडत असणाऱ्या माझा उद्धार कोण करेल अपत्ती आपत्तीरूपी भयंकर खड्ड्यात मला आणखी किती काळ झडपडत राहावे लागणार आहे याचाही अंदाज करता येत नाही काजळाच्या पर्वताप्रमाणे दिसणारे माझे शरीर प्राप्त होऊन पृथ्वी आणि अंतरिक्ष अशा दोहोमधील प्राण्यांचा संहार करून मी सर्व भूभार केव्हा हलका करणे दिसणारे माझे ते काळे कुट्टहात विद्युत प्रकाशाप्रमाणे चमकणारे डोळे <coughs> योगाने योगा वस्त्र आकाशाज कराप्त हो विशाल उदर पे मेघां भ्रांति ने पृथ्वी वोर केव बरे नाचू लगते पूर्वी सारख श्याम वर्ण राक्षसी देह धारण केीर्घ श्वासश्वास विशाल लटलटा हलत माझ्या हसण्यामुळे वणवा पेटलेल्या अरण्यातून आकाशात उडालेल्या राखेच्या ढिगाने सूर्यमंडल केव्हा बरे झाकून जा टाकले जाईल कृतांताप्रमाणे एकाच घासात सर्व जगाचा संहार करण्याला समर्थ असलेले माझे धिप्पाड आणि मजबूत शरीर मला पुन्हा केव्हा प्राप्त होईल अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि उखळाप्रमाणे खोल असे माझे नेत्र प्रत्यक्ष सूर्यमंडळाच्या प्रखर तेजालाही केव्हा लाजू लागतील एक पाय ह्या पर्वतावर तर दुसरा पाय त्या पर्वतावर अशा रीतीने चालत जाणारी मी त्रिभुवनात केव्हा परिसंचार करू लागेल एखाद्या प्रचंड वृक्षाच्या ढोललीप्रमाणे दिसणारे माझे पूर्वीसारखे विशाल उदर मला पुन्हा केव्हा प्राप्त होईल शरद मेघाप्रमाणे पांढरी शुभ्र दिसणारी माझी नख पुन्हा माझ्या दृष्टीस पडेल का माझ्या भीषण हसण्याने मोठ मोठा पळ काढत आहेत असा आनंदाचा देखावा मी हिमालय पर्वतावरील अरण्यातून केव्हा एकदा हर्ष निर्भर होऊन नृत्य करू लागेन वसारूपी मद्याचे घट आणि मृत प्राण्यांच्या अस्थीमांसाचे ढीक यांच्या योगाने मेघ माल प्रमाण काले भोर दिशे मजे विशाल उदर ओतप्रोत भर लेव मैं प्राणा शरीर भावे रक्त आखंड प्राशन मी एक कर सुवर्ण स्वतः जास्मरूप बनवतेने तमोरूपी अग्नि अपने विशाल शरीर खाक कर अं पत्कर काजळाच्या पर्वताप्रमाणे दिसणारे आणि सर्व दिशांना व्यापून टाकणारे माझे ते पूर्वीचे अजस्त्र शरीर कोणीकडे आणि आताच हे कातणीच्या पायाप्रमाणे अत्यंत कृश किंवा गवताच्या गाडीप्रमाणे नाजूक असे हे सूची शरीर कोणीकडे एखाद्या मूर्खाने माती म्हणून सुवर्णाचा अलंकार फेकून द्यावा त्याप्रमाणे सूचितत्वाच्या लोभाने मी आपल्या या तेजस्वी शरीराचा व्यर्थ त्याग केला विंध्याद्रीच्या धोक्याने आच्छादित झालेल्या गुहे प्रमाणे विशार दिसणाऱ्या माझ्या उदरारी सिंहाप्रमाणे अवतीर्ण होऊन हत्तीप्रमाणे भासणाऱ्या ह्या माझ्या दुःखांचा तू का बरे नाश करत नाही प्रहाराबरोबर पर्वत शिखरांचे चूर्ण माझ्या हातानु देवांच्या उपभोगाला योग्य अशा चंद्ररूपी पुरोडाशाला तुम्ही आपल्या चंद्र सदृश्य अशा नखाग्राने का बरे ओढून घेत नाही काचेच्या माळाशिवायच शोभामान होणाऱ्या आणि पर्वताच्या तटाप्रमाणे विस्तीर्ण दिसणाऱ्या माझ्या वक्षस्थिश करत नाही शुष्क का वनवा प्रज्वलित करावा त्याप्रमाणे कृष्ण पक्षातील रात्रीच्या अंधकारालाही रा प्रज्वलित करणाऱ्या माझ्या नेत्रानं तुम्ही आपल्या दृष्टीरूपी व्हॅलेच्या मालाने दश दिशाना का बरे भूषित करीत नाही माझ्या प्रिय स्कंधा तू नष्ट झाला उडवलाय एखाद्या शिरातलावर तू चंदनाप्रमाणे पुष्कळ घासला गेलास अरे कल्पांतकाळच्या दाबाग्नीने जळून खाक झालेल्या चंद्रबिंबाप्रमाणे मनोहर दिसणारे माझ्या मुखचंद्रा तुझे रमणीय तेज कोणीकडे गेले हाय हाय महान आकाराच्या माझ्या हातानो तुम्ही आता आहात तरी कुठे ही तुमची महासूची तूर्त माशीच्या पायाने सुद्धा इकडून तिकडे दाथली जाते इकडे तुमचे अगदीच लक्षण जात नाही सर्व आकाशाला व्यापून टाकणारा तो माझा पूर्वीचा विशाल देह आणि सध्या प्राप्त झालेली क्षुद्र शरीर कोणीकडे पृथ्वी आणि अंतरिक्षे यांच्यामधील पोकळीप्रमाणे मासे ते पूर्वीचे मुख कोणीकडे आणि सध्याचे बिंदूरूपीमुख कोणीकडे मोठमोठ्या मांसखंडाने युक्त असलेल्या मासा तो भरपूर आहार कोणीकडे आणि पाण्याच्या एखाद्या थेंबावर होणारे मासे हल्लीचे भोजन कोणीकडे पर्वतासारख्या धिप्पाड शरीराने युक्त असलेले मी सांप्रत अत्यंत सूक्ष्म सोयी होऊन बसले आहे स्वतःचा क्षय करून टाकणार हे दुःखमय नाटक असल्यामुळे त्याबद्दल दोष देण्यात तरी काय अर्थ आहे इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग 71 सर्ग बहात्तर श्री वासिष्ठ म्हणाले रामा तर या प्रकारे पश्चाताप करणारे ती राक्षसी पुन्हा पूर्वीचा देह प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने मौन धारण करून निश्चल अंत करणारे तपश्चर्या करण्याकरता हिमाने पर्वतावरील आपल्या पूर्वस्थरी गेले प्रथम तिने आपल्या ठिकाणी आपल्या मनोमय सूचीरूप देहाला अवलोकन केले नंतर वातात्मक ती जीवसूची प्राणवायूसह मनोमयाशा लोहसूचीरूपी देहात प्रविष्ट झाली लोहसूचित्व आणि जीव जीवसुचित्व या दोन अवस्थांच्या अन्य तादात्म्यामुळे प्राणवायुरूपी शरीर धारण केलेली ती राक्षसी क्रिया होऊन हिमालय पर्वताच्या शिखरावर गेली सर्व भूतांनी वर्ज केलेले चोहकुडून हो वडवा पिटलेला असलेला आणि मोठमोठ्या नीलवर्णक शिलाने आणि धुळीने जिथला आसपासचा प्रदेश धुरकट झालेला असे स्वरूप असलेल्या वृक्ष अशा प्रदेशात जाऊन पोहोचले निस्तूर्ण आणि विस्तृत अशा मेरू प्रदेशात एखादी तृणशिखा उत्पन्न होता सुकून गेलेली दिसावी त्याप्रमाणे ती राक्षसी हिमालयावरील तृणरहित आणि विशार प्रदेशात उभी राहिली असताना दिसू लागले त्या सूचीला एकच पाय होता आणि तोही अत्यंत सूक्ष्म होता परंतु तिने आपल्या संकल्पाने दुसऱ्या एका पायाची कल्पना करून तो दुसरा पाय आधांतरी उचलला अशा रीतीने आपला एकच सूक्ष्म पाय जमिनीला टेकून तिने तपश्चर्या करायला आरंभ केला अत्यंत सूक्ष्म अशा आपल्या एका पायाने भूमीवरील धूळ उडवणारी ती राक्षसी समोर किंवा आजूबाजूला न पाहता एकाग्र चित्ताने धुळीच्या एका लहानशा कणावतीने आपले पाऊल मोठ्या प्रयत्नाने रोवले होते आता या ठिकाणी हे रामा तू कदाचित अशी शंका मनात आणशील कि अशा रीतीने तपश्चर्या करायला ती कार्यक्षम झालीच कशी तर त्याचे समाधान करणारे स्पष्टीकरण म्हणून असे सांगता येईल लोहमयत्व लो हिंस्रत्व आणि तीक्ष्णत्व ह्यांच्यामुळे तसेच वायूचा निरोध करून अर्थात कुंभक करून राहिल्यामुळे ती एका पायावर दृढ प्रयत्नाने उभी राहू शकली ज्याप्रमाणे एखादी गवतावर बसलेली जळू जवळून जाये करणाऱ्या वाटसरुणा दंश करण्याकरता शेपटी वर करून टपून बसलेली असावी त्याप्रमाणे ती राक्षसी क्षुधित झाल्यामुळे ऊर्ध मुख करून उभी राहिले की काय असा तिच्याकडे पाहणार था ती इतकी स्थिर झालेली होती की फार मोठा सोसाट्याचा वारा आला तरी तिच्या निश्चलतेत येतकिंचित बदल होत नसे तिच्या मुखरंधरातून सुईच्या नेढ्यातून निघालेली सूर्याची किरणलेखा सुरूच्या आकाराची बंडलेली असल्यामुळे तपस्विनी सूचीच्या पाठीमागे ही एक पाठरा के असे वाटे एखादा मनुष्य क्षुद्र तरी तो एकदा आपला झाला म्हणजे त्याच्यावर कोणीही झाले तरी प्रेम केल्याशिवाय थोडेच राहील परंतु ह्या ठिकाणी किरण लेखेने सूचीवर प्रेम केले तर ती तामसी आहे याच भावनेने केले त्या निर्मळ सूचीच्या पाठीमागे तिची जी मलिन छाया पडलेली होती ती सुद्धा दुसरी एक तापसी मैत्रीण आपल्या पाठीमागे त्या सूचीने उभी केली आहे की काय असे भासत होते सूर्याची लेखा ही त्या सूची मैत्रीण तिच्या मुखातून निघालेली असून ती आपल्या किरण रूपी नेत्राने सूची आणि तिची छाया या दोघा सखींची गाठ घालून त्या दोघींना परस्पर अनुकूल आचरण करायला लावते की काय असा भासवे अर्थात हे तिचे वर्तन तिच्या सखीपणाला शोभण्यासारखेच होते अशा रीतीने तपश्चर्या करीत असलेल्या त्या सूचीच्या सहवासामुळे आसपासचे वृक्ष आणि लता यांच्या ठिकाणी सूची म्हणजे आपल्या मनाची वृत्तीच आहे असे समजून आसपासचे सर्व वृक्ष आपापल्या फलपुष्पाने सुगंधित झालेल्या वायू तिच्या भक्षणार्थ पाठवित असे तीही त्या वायूचे भक्षण करत असे असे तिच्या मुखातून निघणाऱ्या शब्दावरून वाटे देवाच्या पूजेला उपयोगी पडणाऱ्या फुलाखेरीस बाकीची सारी फुले सर्व वृक्ष आपण होऊन मोठ्या आनंदाने त्या तापसीच्या मुखात समर्पण करत असत तिच्या या तपाबद्दल इंद्राच्या मनात मत्सरी उत्पन्न होऊन तिचे पावित्र्य बिघडावे या हेतूने वायूच्या प्रवाहाबरोबर अपवित्र आणि असे मांसांचे कण तिच्या मुखात जाऊन पडतील अशी योजना तो करी परंतु दृढ निश्चयी तापसी तसले घाणेरडे कण कधीही गिळत नसे एखादा क्षुद्र माणूस प्रकारे आपल्या मनाच्या दृढ निश्चयाच्या सामर्थ्यावरच सिद्ध करून घेतो त्या तापसीच्या मुखात येऊन पडणारे फुलांचे रजक कण ती गिळत नाही असे पाहून मेरू पर्वतालाही हलवून सोडणाऱ्या वायूला मोठे आश्चर्य वाटे तिच्या पायापासून डोक्यापर्यंत धुळेचे कण उडत असत वर्षा कालातील मेघ तिच्यावर एकसारखी पर्जन्यवृष्टी करत तिच्या सर्वांगाला झंझावा सारखा झोंबत असे अरण्यातील पेटलेले वणवे तिचे अंग भाजून टाकत गारांच्या वर्षामुळे तिचे शरीर छिन्न भिन्न होऊन जाई दिपून टाके मेघांचे गंभीर गजन तिला क्षुब्ध करे आणि तिच्या कांठाळ्या बसवण्याचा प्रयत्न करे परंतु इतकी भयंकर वेघने आली तरी ती राक्षसी डगमगली नाही इतकेच नव्हे तर अंतःकरणातील दृढ निश्चयाच्या जोरावर तिने आपल्या भूमीवर ठेवलेला अर्धा पाय कित्येक सहस्त्र वर्षेपर्यंत एक केस केसभरही चालवला नाही ज्याप्रमाणे मूर्छित झालेल्या मनुष्याची सर्व हालचाल बंद पडते त्याप्रमाणे त्या तप सर्व हालचाल सर्वस्वी बंद झालेली होती बाह्य विषयांच्या योगाने जिच्या चित्ताची स्थिती येतकिंचितही चलित होत नव्हती आशेती तापसी ती तापसी आपल्या अंतकरणात सत्य अशा आत्म्या संबंधाने दीर्घ कालपर्यंत चिंतन केल्यामुळे आणि तपाच्या योगाने क्षीण पाप झाल्यामुळे बळावरती राक्षसी परावर ब्रह्माच्या साक्षात्काराने संपन्न होऊन कृतार्थ झाली एका पायावर उभे राहून ऊर्ध मुखाने तिने दृढ निश्चयाने एकसारखे सात हजार वर्षे तप केल्यामुळे तिच्या तपस्तेजाने चतुर्दशी भुवनात राहणाऱ्या सर्व लोकांना संताप होऊ लागला कल्पांत काळजी अग्निप्रमाणे भासणाऱ्या तिच्या दारुण तपस्तेजामुळे सारा हिमालय पर्वत पेटून अखिल जगताची एकदम होळी होऊन जाते की काय अशी सर्वांना भीती पडली जगाचे भस्म होण्याचा हुन, हा दुर्धर प्रसंग कोणाच्या तपामुळे ओढवला आहे असा प्रश्न इंद्राने नारदाना केला त्या त्या राक्ष वृत्तांत नारद म्हणाला हे इंद्रा करकटी नामक एका भयंकर राक्षसीने सूची रूप धारण करून हिमालय पर्वतावर सात हजार वर्षे अतिशय दारुण तपश्चऱ्या चालवली आहे आपल्या उत्कृष्ट तपाच्या योगाने ती राक्षसी विज्ञान देहाने संपन्न झालेले असून तिच्या अद्भुत तपसतेजामुळे खाक होण्याचा प्रसंग ओढवला आहे देवेंद्रा जगताच्या प्रलयकाळी रुद्राच्या संहारक शक्तीमुळे अनर्थ ओढवतात त्याप्रमाणे त्या, त्या महाप्रतापी तापसी राक्षसीच्या दिव्य तपामुळे सध्या ते सर्व उत्पाद होत आहेत शेषादी नाग धापा टाकू लागले मोठमोठाले पर्वत कंपित होत आहेत विमानातून संचार करणारे देव आपल्या विमानातून उलथून पडत आहेत पृथ्वीवरील समुद्र आणि आकाशातील देशा देशातील देज अगदी मलिन होऊन गेले सारांश आता सर्व जगाचा प्रलय होतो कि काय अशी भीती निर्माण होऊन बसली आहे इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग बहात